पुस्तक जातीभेद निर्मूलन लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील मित्र हो ज्या जात पात तोडक मंडळाच्या सभासदांनी या संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्याचे अत्यंत आस्थापूर्वक मला निमंत्रण दिले त्यांच्याबद्दल वस्तुता मला अनुकंपाच वाटत आहे कारण अध्यक्ष म्हणून माझी निवड केल्याबद्दल त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात येतील याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे लाहोर लाहोरमधे झालख्खा संमेलनाच अध्यक्षपद भूषविण्यासाठी मुंबईवरून मनुष्य का आयात करावा लागला याचे स्पष्टीकरण मंडळाला विचारण्यात येईल मंडळाला माझ्यापक्षा अधिक योग्य व्यक्ती सहजगत्या मिळू शकली असती याबद्दल मला विश्वास आह मी नहमी हिंदूंवर टीका करीत असतो ज्याला हिंदू पूजनीय मानतात अशा महात्म्याच्या महात्म्यपणाबद्दल मी किंतू उत्पन्न कलि आहा हिंदू माझा द्वेष करीत असतात त्यांच्या दृष्टीनं मी एक कसं नितील साप आहे राजकारण धुरंधर हिंदू नी माजी माझी अध्यक्षपदाच्या सन्मानिय जागी निवड केल्याबद्दल मंडळाला स्पष्टीकरण विचारतील हे मंडळाचे कृत्य अत्यंत धारसाचे आहे एखादी राजकारण धुरंदर हिंदूला हे कृत्य अपमानजनक आहे असंही वाटले तरी त्याबद्दल मला मुळीस आश्चर्य वाटणार नाही माझ्या या निवडीमुळे सर्वसाधारण धार्मिक वृत्तीच्या हिंदू माणसाला सुद्धा निश्चितच आनंद वाटणार नाही अध्यक्षाची निवड करताना शास्त्रांच्या आज्ञेचा अवमान का करण्यात आला असंही स्पष्टीकरण मंडळाला मागितला जाण्याची शक्यता आहे शास्त्राप्रमाणे तिन्ही वर्णाचा गुरु म्हणून ब्राह्मणाची आधीच नियुक्ती झालेली आहे वर्ण नाम ब्राह्मणो गुरुहा असे शास्त्र वचन आह यास्तव हिंदूने कोणापासून ज्ञानाचे धडे घ्यावेत व कोणापासून घेऊ नयेत याची मंडळाला कल्पना आहेच केवळ विद्वान किंवा पंडित आहे या बळावर हिंदूने कोणाचाही गुरु म्हणून स्वीकार करावा याला हिंदू शास्त्रांची संमती नाही ही, ही गोष्ट महाराष्ट्रातील ब्राह्मण साधू रामदास यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलेली आहे शिवाजीला हिंदू राज्य स्थापण्यासाठी ज्यांनी प्रवृत्त केल आहे। असे मानण्यात येत अशा रामदासांच्या धर्म समाज आणि राजकारण या विषयावरील दासबोध नावाच्या मराठी पद्मबद्ध प्रबंधात हिंदूंना संबोधून लिहिले आहे की एखादा अत्यंत केवळ पंडित आहे म्हणून आपण त्याचा गुरु म्हणून स्वीकार करू शकतो काय अर्थातच या प्रश्नाचे उत्तर त्यांनी नकारार्थी लिहिले आहे या प्रश्नाची उत्तरे द्यावीत हे मी मंडळावरच सोपवितो संमेलनाच्या अध्यक्षाच्या निवडीसाठी मंडळाला मुंबईपर्यंत प्रवास का करावा लागला हिंदूंना अतिय अप्रिय असलेला माणूसच का निश्चित करण्यात आला आणि सवर्ण श्रोत्यांना उपदेश देण्यासाठी एका अंतजापर्यंत म्हणजे अस्पृश्यापर्यंत खाली का घसरावे लागले याची कारणे मंडळाला चांगल्या माहित आहेत आपण मला बोभा दिली तर माझ्यातर्फे मी आपल्याला सांगू इच्छितो की हे निमंत्रण मी माझ्या आणि माझ्या अनेक अस्पृश्य सहकार्यांच्या इच्छेविरुद्ध स्वीकारल आह हिंदूची मर्जी माझ्यावर नाही हेही मी जाणून आह या जाणिवळ मी सदैव त्यांच्यापासून विवेकपूर्वक दूर राहिलो आह माझे विचार जबरदस्तीन त्यांना सुनवाव अशी माझी मुळीच इच्छा नाही माझ्या व्यासपीठावरुन माझे विचार मी व्यक्त करीत असतो हे विचार आधीच त्यांच्या हृदयाचा जळफळाट होण्यास आणि चिडून जाण्यास कारणीभूत झालखत त्यांच्या काणी रावेत अशा बेताने मी मांडत असलेले विचार त्यांच्या डोळ्यादेखत हिंदूंच्याच व्यासपीठावरून चढून मांडावेत अशी माझी इच्छा नाही मी हा येथे उभा आहे याचे कारण माझी इच्छा नसून तुम्ही माझी निवड केली हेच ते कारण होय तुमचे कार्य समाजसुधारणेचे आहे या कार्याने मला नेहमीच आकर्षित केलेले आहे आणि याच कारणामुळे आपला अवेअर करू नये असे मला वाटते त्यातही या कार्यात विशेषतः माझी मदत होऊ शकेल अशी तुमची श्रद्धा असल्यामुळे ही सहकार्याची संधी गमावू नये असे मला वाटते हा प्रश्न सोडविण्यासाठी आज मी जे काही सांगणार आहे त्याची तुम्हाला कितपत मदत होईल याचा निर्णय तुम्हीच घ्यावा या विषयावरील माझे विचार तुमच्यासमोर ठेवावेत एवढीच माझी अपेक्षा आहे स्वर्गाच्या मार्गाप्रमाणेच सामाजिक सुधारणांचा मार्ग निदान भारतात तरी अनेक अडथळ्यांनी अवरुद्ध झालिला आह सामाजिक सुधारणेला भारतात मित्र कमी आणि टीकाकारच जास्त आहेत या टीकाकारांची दोन ठळक गट पडतात पहिला राजकीय सुधारणावाद्यांचा आणि दुसरा समाजवाद्यांचा सा। आधी सामाजिक समता प्राप्त झाल्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात आपण स्थायी स्वरूपाची प्रगती करू शकत नाही हा विचार एकेकाळी -एक मान्यता पावला होता दृष्टरूढींनी उडवलेल्या अपायांमुळे हिंदू समाज कार्यक्षम नाही म्हणून या दुष्टरूढींचा रायनाट करण्यासाठी अविश्रांत परिश्रम केले पाहिजेत हे सर्व मान्य होते यामुळेच राष्ट्रीय काँग्रेसच्या जन्माबरोबरच सामाजिक परिषदेचा पाया घातला गेला ज्यावेळी काँग्रेस देशाच्या राजकीय संघटनेतील कच्च्या दुव्यांचा शोध घेण्यात गुंतली होती त्याचवेळी हिंदू समाजातील कच्च्या दुव्यांचा नायनाट करण्यात सामाजिक परिषद मग्न होती काही काळ काँग्रेस आणि सामाजिक परिषद यांनी एकाच कार्याच्या दोन बाजूनी काम करावे त्याप्रमाणे कार्य केले आणि त्यांनी आपली वार्षिक एकाच मंडपात भरविली परंतु लवकरच या दोनही बाजूंचे रुपांतर दोन स्वतंत्र पक्षात झाले एक राजकीय आणि दुसरा समाजसुधारकांचा पक्ष या दोन गटात भयानक स्वरूपाचा वादही पेटला राजकीय सुधारणा वाद्यांच्या गटाने काँग्रेसला उत्तेजन दिले तर समाजसुधारकांनी सामाजिक परिषदेचे समर्थन केले अशा रीतीने हे दोन गट परस्परांचे शत्रू झाले राजकीय सुधारणांच्या पूर्वी सामाजिक सुधारणा अनिवार्य आहे काय हा त्यांच्यासमोर वादाचा विषय होता दहा वर्षापर्यंत दोन्ही गटाचे वजन समतोल होते आणि हे वागयुद्ध कोणत्याही बाजूचा विजय न होता चालूच होतपि सामाजिक परिषदेच्या नशिबाला जलदोहोटी लागल्याची लक्षणे स्पष्टपणे दिसू लागली होती बहुसंख्य सुशिक्षित हिंदू राजकीय प्रगतीच्या पक्षाच समर्थन करतात आणि समाजसुधारणविषयी उदासीन आहेत अस मोठ्या दुःखाने सामाजिक परिषद अध्यक्षपद भूषविणारे सद्गृहस्थ आपल्या भाषणातून सांगत होत काँग्रस्त वार्षिक संम्लनाला उपस्थित राहणाऱ्यांची संख्या फार मोठी होती आणि काँग्रेसबद्दल सहानुभूती बाळगण्याची संख्या तर त्याहूनही मोठी होती सामाजिक परिषदेच्या वार्षिक संमेलनाला उपस्थित राहणाऱ्यांची संख्या त्या मानाने अतिशय लहान होती ही उदासीनता आणि सभासदांची संख्या रोडावताच राजकारणी लोकांकडून उघडणे शत्रुत्वाची कृत्ये करण्यास सुरुवात झाली यावेळेपर्यंत काँग्रेसचा सभामंडप सामाजिक परिषदेला वापरू देण्याची संभ्यता पाळण्यात येत परंतु कैलासवासी टिळकांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आल्यानंतर परिषदेची ही सवलत काढून घेण्यात आली आणि शत्रुत्व वृत्तीचा इतका कळस झाला की जेव्हा सामाजिक परिषदेने स्वतःचा मंडप उभारण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तो जाळून टाकण्याच्या धमक्या शत्रु पक्षाकडून मिळाल्या अशा तऱ्हेने काळाच्या ओगात राजकीय सुदानावादी गटाचा विजय झाला आणि सामाजिक परिषद नेस्त होऊन लवकरच तिचा विसर पडला अठराशे सालच्या अलाहाबाद येथील काँग्रेसच्या आठव्या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून श्री डब्ल्यू सी बॅनर्जी यांनी दिलेले भाषण सामाजिक परिषद मृत्यूच्या दुखोट्याबद्दल दिलखा भाषणासारखेच वाटतांँग्रस्त वृत्तीचे इतके नमुनेदार उदाहरण आहे की त्यामधून खालील उतारा उद्धृत करू इच्छितो श्री बॅनर्जी म्हणाल आपली सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय आपण राजकीय सुधारणासाठी पूर्णता अपात्र आहोत असे ज्यांचे मत आह त्याच्या मताशी मी सहमत नाही या दोहांमध्ये काही संबंध आहे ही गोष्टच मला अमान्य आहे केवळ आपल्या विधवा पुनर्विवाह करीत नाहीत आणि आपल्या मुलीचे विवाह इतर देशातील मुलीपेक्षा लवकर होतात एवढ्याच कारणामुळे आपण राजकीय सुधारनास नालायक ठरतो काय की आपल्या बायका मुली आपल्या मित्रांच्या बेटी घेण्यासाठी आपल्याबरोबर इतस्त मोटारीतून भटकत नाहीत म्हणून आपण अपात्र ठरतो की आपल्या मुलींना आपण केम्ब्रिज आणि ऑक्सफर्डला शिकविण्यास पाठवित नाही म्हणून श्री बॅनर्जी यांनी राजकीय सुधारणेचे जे समर्थन केले त्यांचा उल्लेख मी केलेला आहे काँग्रेसचा विजय झालेला पाहून आनंदित झालेले त्यावेळी पुष्कळ लोक होते परंतु सामाजिक सुधानांचे महत्व ज्यांना मान्य होते ते विचारू शकतात की श्री बॅनर्जींचा युक्तिवाद निरुत्तर करणारा व अंतिम आहे काय न्याय पक्षाकडे विजय गेला हे त्यावरून सिद्ध होते काय सामाजिक सुधारणांचा राजकारणावर कवळीचा सुद्धा परिणाम होत नाही हे त्यावरून पूर्णता सिद्ध होते काय याविषयीची दुसरी बाजू जर मी मांडली तर आपला विषय समजून घेण्यास आपणाला चांगली मदत होईल माझ्या मताच्या समर्थनासाठी अस्पृश्यांना मिळणाऱ्या वागणुकीचा मी थोडासा आढावा घेणार आह महाराष्ट्रात पश्व्यांच्या शासन रस्त्याने येणाऱ्या एखाद्या हिंदूवर कदाचित सावली पडून त्याला विटाळा होईल म्हणून सार्वजनिक रस्त्यावरून जाण्यास अस्पृश्यांना मनाई करण्यात आली होती नजर चुकीने अस्पृश्याला स्पर्श होऊन एखादा हिंदू विटाळू नये यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून प्रत्येक अस्पृश्याने आपल्या गळ्यात किंवा मनगटावर काळा धागा बांधलाच पाहिजे असा नियम करण्यात आला होता पश्व्यांची राजधानी असलखा पुण्यामध्ये रस्त्यावर उमटलिखा अस्पृश्यांच्या पदचिन्हांना स्पर्श होऊन अजांता एखादा हिंदू भ्रष्ट होऊ नये म्हणून ही पदचिन्ह पुसून टाकण्यासाठी अस्पृश्यांच्या कमरेला लोमता झाडू बांधावा लागत अस्पृश्याला जाणे असल्ट गळ्यात एक मडक बांधाव असे बंधन होते कारण त्याच्या तोंडातील थुंगी जमिनीवर पडली आणि अजांता एखादा हिंदू तिरून गेला तर तो अपवित्र होण्याची शक्यता होती आता अगदी अलीकडच्या काळातील घटनांचा मी उल्लेख केला आहे मध्य भारतात बालाई नावाची एक अस्पृश्य जात आहे हिंदूकडून त्यांच्यावर झालेला अत्याचार माझा विषय पूर्णता स्पष्ट करणार आहे त्याचे वर्णन तुम्हाला टाईम्स ऑफ इंडियाच्या चार जानेवारी एकोणीशे अठ्ठावीसच्या अंकात आढळ या पत्राच्या वार्ताहरांनी लिहिले आहे की सवर्ण हिंदूंनी अर्थात कालोट राजपूत आणि ब्राह्मण पटवारी यांनी इंदोन राज्यातील कनारिया बिचोली हापसी बिचोली मर्दाना आणि इतर 15 खेड्यातील बालाई लोकांना अशी सूचना दिली की जर तुम्हाला आमच्या समवेत या गावात राहावायचे असेल तर खालील नियमाप्रमाणे वागावे 1. बालाई लोकांनी सोनेरी रंगाचा फितीची किनार असलेली पगडी वापरू नये दोन रंगीत किनारीची किंवा सुंदर किनारीची धोत्रे त्यांनी वापरू नयेत तीन मृत हिंदूंच्या नातेवाईकांना ते कितीही दूर असले तरी त्यांनी मृत्यूची बातमी पोहोचविली पाहिजे चार हिंदूंच्या लग्नात आणि बरातीच्या पुढे बालाई लोकांनी वाजत्री वाजवावी पाच बालाईस्त्रियांनी सूर्याचं अलंकार वापरू नयेत त्यांनी सौंदर्यपूर्ण जगे किंवा पोलके घालू नयेत सहा हिंदू स्त्रियांच्या सर्व बाळपणात बालाईस्त्रियांनी त्यांची सेवा करावी सात बालाई लोकांनी मोबदला न मागता हिंदूंची सेवा करावी आणि स्वकुशीने हिंदू जे काही देतील त्याचा त्यांनी स्वीकार करावा आठ या नियमाचे बंधन पाळण्यात जर बालाई लोक कबूल नसतील तर त्यांनी गाव सोडून चालते व्हावे बालाई लोकांनी ही बंधने अमान्य केली आणि हिंदूंनी विरुद्ध कारवाई सुरू केली बालाई लोकांना गावातील विहिरीवर पाणी भरण्यास मनाई करण्यात आली त्यांची गुरे राहण्यात चरावयात नेण्यास बंदी करण्यात आली हिंदूंच्या मालकीच्या शेतातून बालाई लोकांचे जाण्याने बंद करण्यात आले त्यामुळे बालाई माणसाच्या शेताभोवती हिंदूंची शेत असल्यास त्याला स्वतःच्या शेतात जाण्याचा रस्ताच बंद झाला याशिवाय हिंदूंनी आपली गुरे बालाई लोकांच्या शेतात मोकाट सोडली या अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी बालाई लोकांनी दरबारात अर्ज दाखल केले परंतु योग्य मुदतीत मदत मुदध मिळाली नाही आणि अत्याचार सुरूच राहिला त्यामुळे शेकडो बालाई लोकांना आपल्या बायको मुलासह बापदाद्यांपासून पिड्या झालत आलेले वस्तीस्थान सोडून शेजारच्या राज्यातील म्हणजे धार देवास बागली भोपाल ग्वाल्हेर इत्यादी राज्यातील खेड्यात स्थलांतर करावे लागले त्याच्या या नवीन घरीही काय घडले असेल हा विचार सध्या तरी मी आपणावरच सोपवितो असाच एक प्रसंग केवळ मागच्याच वर्षी गुजरात राज्यातील कविठा या गावी घडला शासनाने चालविल्या शायद अस्पृश्यांनी आपली मुले पाठविण्याचा आग्रह धरू असा हुकूम कविठा गावातील हिंदूंनी काढला हिंदूंच्या इच्छेविरुद्ध आपले राजकीय हक्क मिळविण्यासाठी अस्पृश्यांनी किती दुर्धयातना सोसाव्या लागल्या त्या स्पष्टीकरण न करताही समजण्यासारख्या सर्वश्रुत आहेत दुसरा प्रसंग गुजरात राज्यातच अहमदाबाद जिल्ह्यातील झानू या गावी एकोणीशे पस्तीसच्या नोव्हेंबरमध्ये घडला आर्थिक स्थिती बरी असलेल्या काही अस्पृश्य कुटुंबातील स्त्रियांनी धातूच्या भांड्यात पाणी आणण्यास सुरुवात केली अस्पृश्यानी धातूच्या भांड्याचा उपयोग करणे ही गोष्ट हिंदूंना आपल्या मोठेपणाचा उघडउघड उपमर्द करणारी वाटली आणि या त्यांच्या उद्धटपणाबद्दल हिंदूंनी अस्पृश्यांवर हल्ला केला जयपूर राज्यातील चकवारा गावी घडलेली घटना तर अगदीच ताजी आहे वर्तमानपत्रातील बातम्यांवरून असे दिसून येते की चकवारा गावातील एक अस्पृश्य तीर्थ यात्रा करून परत आल्यानंतर त्याने धर्मकृत्य म्हणून मावंदे केले व गावातील आपल्या अस्पृश्य बांधवांना जेवण देण्याची व्यवस्था केली घरधान्याने आमंत्रितांना चांगले गोडधोड खाऊ घालण्याचा इरादा केला वाढल्या जाणाऱ्या पकवन्नात तुपाचाही समावेश होता परंतु अस्पृश्यांचा जमाव पंक्तीत बसून जेवण करीत असताना शेकडो हिंदू लाठ्या काठ्यानेशी सज्ज सज्जहून पंक्तीत घुसले अन्नाची नासधूस केली आणि त्यांना झोडपून काढले बिचारे अस्पृश्यसमोर वाढलेले अन्न सोडून जीवरक्षणासाठी पळून गेले आणि हा असा खुंशी हल्ला बिचाऱ्या निराधार अस्पृश्याहून का करण्यात आला त्याचे कारण असे देण्यात आले की तो अस्पृश्य यजमान इतका माजला होता की त्याने अस्पृश्यांना तूप वाढले आणि ते अस्पृश्यही इतके अक्कलशून्य होते की त्यांनी तुपाची चव पाहिली तूप निसंशयपणे श्रीमंतांसाठी आईशारामाची वस्तू आहे परंतु तूप खाणे ही गोष्ट सामाजिक उच्च दर्जाची दर्शक आहे अशी कल्पना सुद्धा करवत नाही परंतु चखवाराच्या हिंदूंचा नेमका उलटा समज होता आणि हक्कभंगामुळे हो क्रुद्ध होऊन आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोचविणाऱ्या अस्पृश्यांचा त्यांनी सूड घेतला कारण तूप हे आपले खाद्य नव्हे ते हिंदूंच्या प्रतिष्ठेशी संबंधित आहे ही गोष्ट त्यांना समजावल्यास पाहिजे होती तूप हे आपले खाद्य नाही असे समजून त्यांनी हिंदूंचा घोर अपमान केला होता ज्या अर्थी हे कृत्य हिंदूंच्या दृष्टीन उद्दामपणाचे आहे त्याअर्थी अस्पृश्यांनी तूप विकत घेण्याची आर्थिक शक्ती असली तरी ते उपयोगात आणू नये असा याचा सरळ अर्थ आहे ही घटना बहुतेक एक एप्रिल एकोणीशे छत्तीसला किंवा याच्या दरम्यान घडलेली आह या घटनांच्या उल्लेखानंतर आता मी सामाजिक परिषदेच्या समर्थनाकड़ वळतो त्यासाठी शक्य तितकास्त्री बॅनर्जीच्या पद्धतीचा संरंभ करून राजकारणवादी हिंदूंना मी विचारू शकतो की अस्मृशान सरकार तुमच्याच देश बांधवांच्या एक मोठ्या जनसमूहाला तुम्ही सार्वजनिक शाळेत शिकण्यास बंदी घालता आणि तरीही तुम्ही राज्य शासनाला पात्र आहात काय त्यांना तुम्ही सार्वजनिक किरूर पाणी भरू देत नाही आणि तरीही तुम्ही राज्य शासनाला लायकच आहात त्यांच्या आवडीचे पदार्थही त्यांना खाऊ नयेत अशी बंधने घालणाऱ्या तुम्हा लोकांची राजकीय हक्कांची पात्रता शिल्लक उरतेच काय अशा प्रश्नांची उत्तरे एक मोठी मालिका मी विचारू शकतो परंतु एवढेच पुरेसे होतील या प्रश्नांची उत्तरे मिस्टर बॅनर्जींनी काय दिली असती याची मला मोठी उत्कंठा आहे कोणताही सुजान माणूस या प्रश्नांची उत्तरे हुकरार्थी देणार नाही अशी माझी खात्री आहे एका देशाने दुसऱ्या देशावर अधिपत्य चालवू नये हे मिलचे आज काँग्रेसचा प्रत्येक सभासद पुन्हा पुन्हा सांगत असतो तेव्हा एका जनसमूहाने दुसऱ्या जनसमूहावर आपले अधिपत्य गाजवू नये ही गोष्ट मान्य करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही पण सामाजिक परिषदेचा पराभव कसा झाला हे अचूक समजून घेण्यासाठी त्यावेळीचे समाज सुधारक कोणत्या प्रकारच्या सुधारणांसाठीच व्यवहार करीत होते याकडे लक्ष देणे आवश्यक आहे यासंदर्भात हिंदूतील कौटुंबिक सुधारणा आणि हिंदू समाज रचनेतील सुधारणा असे समाज दोन विभाग करणे आवश्यक आहे पहिल्या गटाचा संबंध जाती नष्ट करण्याशी आहे उच्च हिंदूंच्या कौटुंबिक सुधारणांशीच ज्यांचा व्यक्तिगत संबंध आहे अशा लोकांचीच सामाजिक परिषद ही संघटना होती त्यामुळे जातीभेद नष्ट करण्याची चळवळ उभारण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही किंवा अशी चळवळ करण्याचे त्यांना धाडत झाली नाही म्हणून साहजिकच स्त्रियांचे वैधव्य आणि अल्पवयीन लग्नामुळे ओढवणारे दुष्परिणाम नष्ट करण्याकडे त्यांनी आपले लक्ष लावले हे दुष्परिणाम त्यांच्यातच रूढ होते आणि त्यांची झळ त्यांना स्वतःला भोगावी लागली होती हिंदू समाजरचनेत सुधारणा घडविण्याचे समर्थन त्यांनी केलेले नाही कौटुंबिक सुधारणांशी संबंधित असलेल्या प्रश्नांवरच त्यांचेही युद्ध चालले होते जातीभेद मोडण्याचा हा प्रश्न समाजसुधारकांनी कधीच समस्या म्हणून मांडलेला नाही याच कारणामुळे सामाजिक परिषदेचा पराजय झाला राजकीय सुधारणांना सामाजिक सुधारणांपेक्षा प्राधान्य मिळालेले आहे ही वस्तुस्थिती माझ्यावरील युक्तिवादामुळे पालटू शकत नाही याची मला जाणीव आहे तरीसुद्धा फार नसले तरी काही प्रमाणात वरील युक्तिवादाचे महत्व आहेच समाज सुधारकांचा पराजय का झाला हे त्यामुळे स्पष्ट होते याशिवाय समाजसुधारकांवर राजकारणी लोकांनी मिळविलेला विजय किती संकुचित स्वरूपाचा होता हे समजून घेण्यासाठी त्यामुळे मदत होते आणि राजकारणांपेक्षा समाजसुधारणांना प्राधान्य देण्याची गरज नाही हे मत समाजसुधारणा जेव्हा कौटुंबिक सुधारणापर्यंतच मर्यादित असतील तेव्हाच सत्य असू शकते हेही त्यावरून सिद्ध होते परंतु समाजाची पुनर्रचना करण्याच्या अर्थाने असलेल्या समाज राजकीय सुधारणांना निर्विवादपणे प्राधान्य दत्ता येणे शक्य नाही हा एक सिद्धांत आह आणि यावर मतभ होऊ शकत नाही असा माझा विश्वास आह राज्यघटनाकर्त्यांनी देशातील सामाजिक शक्ती विचारात घेतल्याच पाहिजे अशी वस्तुस्थिती आह कारचा मित्र आणि सहकारी अशा फिलॅससारख्या विद्वानानं ही गोष्ट मान्य कली आहा प्रशियन श्रोत्यांसमोर अठराशे साली भाषण देतांना लॅस म्हणाल राज्यघटनात्मक प्रश्न मुख्यत्वे करून हक्कांचे प्रश्न नसून शक्तीचे प्रश्न असतात कोणत्याही देशाच्या वास्तविक शासन पद्धतीचे अस्तित्व त्या देशात प्रतिष्ठा ताडून येणाऱ्या शक्तीवर अवलंबून असते याच कारणामुळे एखाद्या सामाजिक अस्तित्वात असणाऱ्या शक्तींना जेव्हा त्या देशाच्या राज्यघटनेमध्ये योग्य स्थान मिळते तेव्हाच त्या ते घटनेला महत्व आणि स्थिरता प्राप्त होते परंतु प्रशियापर्यंत जाण्याचीही गरज नाही आपल्या घरी पुरावा आहे एका विवेक्षित प्रमाणात वेगवेगळ्या जातींना आणि वर्गांना राजकीय शासन सत्ता वाटून देणाऱ्या आपल्या जातीय निवाड्याचा अभिप्राय काय आहे माझ्या मते समाजात असलेल्या संघटना राज्यघटनेने विचारात घेतल्याच पाहिजेत असा त्यांचा आशय आहे ज्या राजकारणी लोकांनी सामाजिक समस्यांचा सा राजकारणावर परिणाम होतो हे अमान्य केले होते त्यांनाच आता राज्यघटना तयार करताना लाचार होऊन सामाजिक समस्या विचारात घ्याव्या लागल्या एखादा असंही म्हणू शकतो की समाज दुर्लक्ष केल्यामुळे व बेफिकिरीने वागण्याचा प्रमाद घडल्यामुळे जातीय निवाड्याचे प्रायचित्य भुगावी लागत आहे हा सामाजिक परिषदेचा विजय आहे यावरून हे सिद्ध होते की ते जरी हरले तरी समाज समाजसुधारणेच्या महत्वाबद्दल त्यांचा जो आग्रह होता तो अगदी न्याय होता माझ्या या निष्काषाला बरेच लोक स्वीकार करणार नाहीत हे मी जाणून आहे हा विचार प्रचलित राजकारणातील आहे त्यामुळे हा जातीय निवाडा म्हणजे काही अल्पसंख्य व शासक यांच्यामध्ये झालेल्या अपवित्र व दुष्टयुतीचा अनैसर्गिक परिणाम आहे असे समजून स्वतःचे समाधान करण्यात येते एखाद्याने हा जातीय निवाड्याचा पुरावा चांगला नाही असे म्हणून मी माझ्या मुद्द्याचा पुरावा म्हणून त्याच्यावर फारसा विसंबून राहत नाही आपण आता आयर्लंडकडे वळू या आयर्लंडच्या होम रूलचा इतिहास काय दर्शवितो अल्स्टर आणि दक्षिण आयर्लंड यांच्या प्रतिनिधीत समजोत्याची बोलणी सुरु होती अल्स्टरचाही आयर्लंड सामान्य घटनेत समावेश म्हणून दक्षिण आयर्लंडचा प्रतिनिधी मिस्टर रेडमंड अल्स्टरच्या प्रतिनिधीला म्हणाला कोणत्याही प्रकारचे राजकीय संरक्षण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मागा ते तुम्हाला निश्चितच देण्यात येईल अल्स्टरच्या लोकांनी यावर काय उत्तर दिले त्यांचे उत्तर होते चुलीत घाला तुमची राजकीय संरक्षण कोणत्याही अटीवर आमच्यावरील तुमचे आधिपत्य आम्हाला नको वरील इतिहास बहुतेकांना माहीत आहे जे लोक भारतीय अल्पसंख्याकांना दोष देतात त्यांनी याही गोष्टीचा विचार करावा की अल्स्टरच्या लोकांनी जी वृत्ती दाखविली ती जर भारतीय अल्पसंख्याकांनी दाखविली असती तर बहुसंख्याक्याच्या राजकीय आकांक्षाचे काय झाले असते आयरिश होमरूल विषयीच्या अल्स्टर लोकांच्या वृत्तीशी तुलना करता येथील अल्पसंख्य लोकांना काही खास हक्क घेऊन बहुसंख्य लोकांच्या बहु अधिपत्याखाली राहण्याचा स्वीकार केला यात त्यांची विशेष राजकीय मुत्सत्तेगिरी दिसून येत नाही असेच म्हणावे लागेल परंतु हा मुद्दा प्रासंगिकच आहे मुख्य प्रश्न असा आहे की अल्स्टर आणि दक्षिण आरेचे लोक यांच्यामध्ये एक सामाजिक समस्या होती कॅथलिनक आणि प्रोट्सनची समस्या म्हणजे निश्चितच आपल्या इकडील जातीभेदांची समस्या आयर्लंडचा होम रूल म्हणजे रोम रूल असे अल्टरचे सरळ उत्तर होते परंतु राजकीय प्रश्नाच्या सोडवणुकीच्या आड येणारा हा अडथळा मुख्यतः कॅथोलिक आणि प्रोटेस्टन यांच्यामध्ये असलेल्या सामाजिक समस्येचाच होता तो व्यक्त करण्याची त्यांची पद्धत वेगळी होती इतकेच काय ते या पुराव्याला सुद्धा निश्चितच आवाहन करण्यात परंतु पुराव्यांचा सा माझा साठा अजून संपलेला नाही यापुढे रोमच्या इतिहासाची साक्ष मी घेतो येथे मात्र एखादी दुर्बुद्धी काम करीत होती असा आक्षेप कोणी घेऊ शकत नाही ज्याने रोमच्या इतिहासाचा अभ्यास केला आहे त्याला हे कळून येईल की रोमच्या लोकशाही राज्यघटनेवर आपल्या इकडील जातीय निवड्यासारखी दिसणारी अनेक चिन्ह उमटलेली आहेत जेव्हा रोममधील राजशाही नष्ट करण्यात आली तेव्हा राजाचे अधिकार कॉन्सल्स आणि पॉन्टीफेक्स मॅक्झिमस यांच्यात वाटून देण्यात आल कॉन्सलना राजाचे लौकिक अधिकार देण्यात आले आणि दुसऱ्यांना राजाचे धार्मिक अधिकार देण्यात आले या घटनेत अशी तरतूद करण्यात आली की दोन कॉन्सलपैकी एक पॅट्रिशियन असावा आणि दुसरा प्लेबियन या घटनेत अशी तरतूद आहे की पॉन्टीफेक्स मॅक्झिमसच्या हाताखाली काम करणाऱ्या धर्मगुरूपैकी निम्मे प्लेबियन असावेत व बाकीचे निम्मे पॅट्रिशियन मी म्हटल्याप्रमाणे आपल्या राजकीय निवाड्याशी पूर्णता सदरस दिसणारी ही तरतूद रोमच्या राज्यघटनेत का करून ठेवण्यात आली कुणी एवढेच उत्तर देऊ शकतो की प्लेबियन आणि पॅट्रिशन यांच्यामध्ये जे सामाजिक भेद होते ते रोमच्या राज्यघटनेला विचारात घ्यावे लागले या त्यांच्या ठळक जातीच होत सारांश राजकीय सत्तावादी त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही बाजूला वळले तरी रूढ समाज रचनेमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे त्यांना राज्यघटना बनवीत असताना दुर्लक्ष करता येणे शक्य नाही सामाजिक आणि धार्मिक समस्यांचा परिणाम राज्यघटनेवर होतो हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी मी जी प्रमाणे घेतली त्यावरून हा परिणाम केवळ विवेक्षित स्वरूपाचाच असतो असा समज होण्याची शक्यता आहे बहुतेक उदाहरणे तशीच आहेत परंतु हे परिणाम अत्यंत मर्यादित असतात असा गैरसमज करून घेऊ नये दुसरी बाजू पाहता राजकीय क्रांत्या नेहमीच सामाजिक आणि धार्मिक क्रांत्यांच्या नंतरच घडून आलेल्या आहेत हा इतिहासाचा सिद्धांत आहे असे सामान्यता कोणीही म्हणेल लुथरने सुरु केलेली धर्म सुधारण्याची चवळ म्हणजे युरोपियन लोकांच्या राजकीय मुक्तीची पूर्वलक्षणे ठरली इंग्लंडमध प्युरिटिनिझम राजकीय स्वातंत्र्याचा मार्ग दाखविला प्युरिटनिझमनवीन जागाचा पाय घातला या प्युरिटनिझमन अमेरिके स्वातंत्र्ययुद्ध जिंकले आणि प्युरिटनिझम ही धार्मिक चळवळ होती मुस्लिम साम्राज्यासंबंधीही हीच वस्तुस्थिती आह अरबांच्या हाती राजकीय शक्ती येण्यापूर्वी हजरत महमदाने सुरु कल्पिक क्रांतीच्या मार्गातूनच त्यांना जाव लागली भारती भारतीय सुद्धा या निष्कर्षाचा पाठपुरावाच करतो चंद्रगुप्ताच्या नेतृत्वाखाली घडलेल्या राजकीय क्रांतीच्या आधी बुद्धाची धार्मिक आणि सामाजिक क्रांती होऊन चुकली होती महाराष्ट्रातील संतांनी केलेल्या धार्मिक आणि सामाजिक सुधारणेनंतरच शिवाजीच्या नेतृत्वाखाली तेथे राजकीय क्रांती घडून आली गुरु नानकाच्या धर्म आणि समाज क्रांतीनंतरच शिखांची राज्यक्रांती घडून आली यापेक्षा अधिक दाखली देणे अनावश्यक होईल कोणत्याही राष्ट्राच्या राजकीय मुक्तीसाठी प्राथमिक आवश्यकता म्हणून त्याचे मन व आत्म्याची मुक्तता होणे जरूर आहे हे दाखविण्यासाठी ही उदाहरणे पुरेशी होतील आता समाजवाद्यांकडे वळतो समाजव्यवस्थेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे समाजवादी लोक डोळेझाक करू शकतात काय भारतातील समाजवाद लोक आपल्या युरोपातील मित्रांचे अनुकरण करून इतिहासाचे अर्थशास्त्रीय स्पष्टीकरण भारतातील परिस्थितीला लावून पाहण्याच्या प्रयत्नात आहेत मनुष्य हा आर्थिक प्राणी आहे त्याच्या सर्व आकांक्षा आचार आर्थिक घटनांनी मर्यादित झालेला असतो आणि केवळ संपत्तीद्वारेच त्याला शक्ती प्राप्त होते असा त्यांचा सिद्धांत आहे म्हणूनच ते असा उपदेश करीत असतात की राजकीय आणि सामाजिक सुधारणा म्हणजे राक्षसी भ्रम होय आणि संपत्तीची सारख्या प्रमाणात वाटणी करून कोणत्याही इतर सुधारणांच्या आधी आर्थिक सुधारणा घडून आली तरच काही स्वारस्य आहे यातील प्रत्येक मताच्या मागे एखादा माणूस सहजपणे एक एक शंका चिकटवू शकतो आणि या मतावरच सर्व प्रकारच्या सुधारणेपेक्षा आर्थिक ध्येय हे मनुष्य मनुष्यमात्राला प्रेरणा देणारे एकमेव ध्येय नाही असा कोण युक्तिवाद करू शकतो मानव समाजाचा अभ्यास करणारा कोणीही विद्यार्थी आर्थिक शक्ती ही एकमेव शक्ती आहे हे विधान मान्य करू शकत नाही समाजात लाभलेल्या दर्जातूनही व्यक्तीला शक्तीचा व अधिकाराचा होत असतो हे महात्म्याच्या सामान्य माणसावर चालणाऱ्या अधिकारावरून स्पष्ट होत भारतातील लाखो गरीब लोक त्यांच्या जवळील किडूक मिडूक विकून बनारस आणि मक्केच्या यात्रेला का जात असावेत ही शक्तीचे उगमस्थान आहे हे भारताच्या इतिहासावरून सिद्ध होते भारतात ब्राह्मणांचे सामान्य माणसावर फार मोठे वजन असते कधीकधी तर न्यायाधीशापेक्षाही ब्राह्मणाचा अधिकार जास्त असतो इतकेच नव्हे तर सर्व व्यवहारावर संप आणि निवडणुकांवर सुद्धा इतके धर्माचे दडपण असते की त्यांना सहजपणे धार्मिक वळण लावता येते व त्याची धर्मगाड बांधता येते माणसावर असलेले धर्मबंधन सिद्ध करण्यासाठी रोममधील प्लेवियन लोकांचे उदाहरण घेतो या प्रश्नावर त्यामुळे चांगलाच प्रकाश पडतो रोमच्या सर्वश्रेष्ठ शासकीय यंत्रणेत वाटा मिळावा म्हणून प्लेब लोक झगडले आणि कॉमिटा सेंच्युरीआटा नावाच्या त्यांच्याच स्वतंत्र मतदारसंघातर्फे त्याचा एक प्लेवियन निवडला जावा अशी घटनेत तरतूद करून घेतली त्यांना स्वतःचा कॉन्सल शासनात प्लेवियन संबंधी भेदभाव बाळगतात असा त्यांना अनुभव होता वरवर पाहता त्यांनी बराच मोठा लाभ मिळविला होता कारण रोमच्या राज्यघटनेनुसार एका कॉन्सलने घेतलेला निर्णय दुसऱ्या कौन्सलला रद्द करण्याचा अधिकार होता पण वस्तुता त्यांना काही लाभ झाला काय या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल कारण पॅट्रिशियन कॉन्सलच्या विरोधी जाऊन पूर्णता स्वतंत्रपणे वागू शकेल असा समर्थ प्लेबियन कॉन्सल प्रतिनिधी म्हणून कधीच प्लेबिनला देता आला नाही ज्या अर्थी हा कौन्सल प्लेबियन लोकांच्या स्वतंत्र मतदारसंघाद्वारे निवडण्यात येत होता त्या अर्थी सर्वसाधारण परिस्थितीत वस्तुता प्लेबियन पात्र असा प्रतिनिधी देता आला असता तर मग आपला सुयोग्य असा प्लेबियन प्रतिनिधी देता आला असता तर मग आपला सुयोग्य असा प्लेबियन प्रतिनिधी कॉन्सलच्या जागी देण्यास ते असमर्थ का ठरले मनुष्याच्या मनावर जो धर्माचा पगडा बसला आहे त्यातच या प्रश्नाचे उत्तर आहे रोमन लोकात असा एक सर्वसामान्य समज आहे की जोपर्यंत डेल्फीच्या देववाणीद्वारा तो विशिष्ट मनुष्य देवीला मान्य आहे अशी जाहीर घोषणा होत नाही तोपर्यंत तो माणूस कॉन्सलचे पद ग्रहण करू शकत नाही डेल्फीच्या देवीच्या देवस्थानाची व्यवस्था ज्याच्याकडे होती ते सर्व पुरोहित पॅट्रिशियनच होते जेवा पक्षातील प्रसिद्ध असा पॅट्रिशियनांचा विरोधी समर्थ प्रतिधी किंवा भारतात प्रचलित असलेला शब्द वापरायचा म्हणजे जातीयवादी प्रतिनिधी ग्लेबियन लोकांनी निवडून दिला तेव्हा तेव्हा तो देवीला अमान्य असल्याचे देव देववाहिने जाहीर केले प्लेबियाना त्यांच्या हक्कापासून हे असे नागवाले गेले लक्षात घेण्याजोगी बाब अशी की अशा तऱ्हे फसवणुकीस स्वतः प्लेबिनांची मान्यता होती कारण पैट्रिशियानांप्रमाणे त्यांचा सुद्धा पक्का विश्वास होता की एखाद्याला पदग्रहण करण्यासाठी केवळ त्याला लोकांनी निवडून दिला हे कारण पुरेसे नसून पदग्रहणापूर्वी त्याला देवीची मान्यता मिळालीच पाहिजे निवडणूक हीच पुरेसे असून देवीची मान्यता घेण्याची गरज नाही असे जर लेबियनांचे मत असते तर त्यांनी जो राजकीय हक्क मिळविला होता त्यापासून त्यांना जास्तीत जास्त कल्याण साधून घेता आले असते परंतु त्यांनी तसे केले नाही त्यांच्या हिताच्या दृष्टीने कमी योग्यतेचा परंतु देवीच्या दृष्टीने अधिक योग्यतेचा म्हणजे वस्तुत पॅट्रिशियन लोकांच्या आधीन दुसरा प्रतिनिधी निवडण्याचे त्यांनी मान्य केले ज्याच्यासाठी घोरयुद्ध त्यांनी केले होते असा लौकिक लाभ त्यांनी धर्मासाठी सोडून दिला या उदाहरणावरून आर्थिक शक्तिपेक्षा कदाचित जास्त न से निदान बरोबर तरी धर्मा शक्तिश्रोत हे सिद्ध होत नहीं क्या